स्कंध तिसरा अध्याय तेरावा भगवान विष्णूंनी केलेला देवीयज्ञ व फलप्राप्ती राजा म्हणाला हे मुने भक्तांचे दुःख परिहार करणारा जो जगत्कारण विजयशील विष्णू त्याने पूर्वी पूर्वीयज्ञ कसा केला हे महाविचारी मुने हे महातपस्वी मुने त्या यज्ञामध्ये ऋथ्वीजीयाना त्याने वेदतत्व जाणणारे कोण ब्राह्मण सहाय्य करणारे होते हे आपण मला कथन करा म्हणजे विष्णूने केलेला तो अंबिकेचा यज्ञ स्वस्तपणे ऐकून त्याप्रमाणे मीही अनुष्ठानपूर्वक यज्ञ करीन म्हणाले हे महाभाग्यशाली राजा भगवाना हे अतिअद्भुत वृत्त तू सविस्तर श्रवण कर देवीने शक्ती देऊन त्या ब्रह्मा विष्णू महेश्वरांना जाण्याची अनुज्ञा दिली ते तिघेही पुरुष झाले श्रेष्ठ विमानामध्ये बसले नंतर ते तिघेही सूर्यश्रेष्ठ घोर महासागरा समीप आले आणि पृथ्वीवर राहून त्यांनी उत्पादनपूर्वक आपापली वस्तिस्थाने तयार केली त्यामुळे देवीने स्वतः अचल आधारशक्ती पाठविल्यामुळे मेदानी युक्त असलेली ती पृथ्वी त्या शक्तीच्या आधाराने राहिली मधुकैठवांच्या मेदांचा संयोग झाल्यामुळे भूमीला मेदिनी असे नाव पडले ती चराचर प्राणी धारण करणारी असल्यामुळे धरा हे नाव तिला प्राप्त झाले विस्तार युक्त असल्यामुळे पृथ्वी ह्या नावाने ती प्रसिद्ध झाली पूज्य असल्यामुळे मही असे तिचे नाव पडले शेषाने मस्तकावर तिला धारण केलेले आहे तिच्या धारणाकरिता सर्व मोठे मोठे पर्वत उत्पन्न केलेले आहेत हे महाराज काष्टामध्ये ज्याप्रमाणे लोखंडाचा खेळा बसवलेला असतो त्याप्रमाणे पृथ्वी धारण करण्याकरता ते पर्वत करून ठेवलेले आहेत असे प्राज्ञजन म्हणत असतात या पर्वतांपैकी अनेक योजने विस्तीर्णाचा एक सुवर्णमय मेरू पर्वत केलेला असून रत्नमे शृंगांच्या योगाने त्याला शोभा आणली असल्यामुळे तो अत्यंत अन्भूत झाला आहे मरीची नारद अत्री पुलत्स्य पुलह ऋतू दक्ष आणि वशिष्ठ हे ब्रह्मदेवाचे प्रसिद्ध पुत्र होत मरीची पासून कश्यपमुनी झाले तेरा दक्षकन्या त्या कश्यपमुनींच्या भार्या आहोत त्यांच्यापासून अनेक देव आणि अने दैत्य उत्पन्न झाले तद्नंतर पशु सर्प इत्यादी भिन्न भिन्न जातीमुळे अनेक प्रकारची अतिविस्तृत काश्यपी सृष्टी सुरू झाली ब्रम्हदेवाच्या अर्ध्या देहापासून स्वयंभूव मनू झाला आणि डाव्या भागापासून शतरूपा नावाची स्त्री उत्पन्न झाली प्रिय व्रत आणि उत्तांपात हे दोन पुत्र तिला झाले आणि अत्यंत सुंदर आणि उत्कृष्ट अवयवांत अशा तीन कन्या झाल्या या प्रमाणे सृष्टी केल्यानंतर शिखरावर मनोहर ब्रह्मलोक निर्माण केला लक्ष्मीला आनंद देणारे रमणीय आणि उत्कृष्ट असे वैकुंठ संज्ञक क्रीडास्थान भगवान विष्णूने निर्माण केले हे स्थान सर्व स्थानांपेक्षा उच्च आहे शिवानेही कैलास नावाचे उत्कृष्ट स्थान निर्माण केले भूतगणांचा स्वीकार करून तो त्या ठिकाणी जथेष्ट क्रीडा करू लागला त्रिविष्ट म्हणून प्रसिद्ध असलेला स्वर्गलोक मेरू पर्वताच्या शिखरावरच निर्माण केलेला आहे नाना प्रकारच्या रत्नाने सुशोभित असे देवराज इंद्राचे स्थान आहे उत्कृष्ट वृक्ष पारिजात चार दंतांनी युक्त असलेला ऐरावर मनोरथ परिपूर्ण करणारी कामधेनू उच्च श्रवा अश्व आणि रंभा प्रभूती अप्सरा ही सर्व समुद्र मंथनापासून प्राप्त झाली आणि स्वर्गाला भूषण रूप झालेल्या ह्या सर्वांचा इंद्राने स्वीकार केला धन्वंतरी आणि चंद्रमा हे उभयता देव सागरापासून उत्पन्न झालेले आहेत अनेक गणांसह हो ते स्वर्गामध्ये विराजमान झालेले आहेत हे, हे देव तिरक मनुष्य इत्यादी भेदांमुळे नाना प्रकारची सृष्टी ह्याप्रमाणे उत्पन्न झाली या सृष्टीमध्ये खरोखर अंडज स्वेदज उद्भीज आणि जरायुज असे चार प्रकारचे कर्मबद्ध जीव उत्पन्न झाले ह्याप्रमाणे सृष्टी उत्पन्न केल्यानंतर ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर हे सर्वही आपापल्या स्थानांमध्ये यथेष्ट क्रीडा करू लागले तसेच सृष्टी निर्माण केल्यानंतर भगवान अच्युत स्वकीय स्थानामध्ये महालक्ष्मीसह क्रीडा करू लागला पूर्वी एकदा विष्णू वैकुंठामध्ये असताना सुधासागरामध्ये स्थित असलेल्या रत्नभूषित महामायाचे दर्शन होऊन शुभमंत्र त्याला प्राप्त झालेला होता जिच्यामुळे त्याला स्त्रीत्व प्राप्त झाले होते त्या उत्कृष्ट शक्तीचे त्याला स्मरण झाले त्या लक्ष्मीपतीने अंबिकेचा यज्ञ करण्याचे मनामध्ये आणले त्यानंतर आपल्या त्या स्थानापासून तो उठला आणि महेश्वर ब्रह्मदेव वरुण इंद्र कुबेर अग्नी, यम वशिष्ठ कश्य दक्ष वामदेव आणि बृहस्पती ह्यांना बोलावून आणून त्याने यज्ञाकरिता फारच मोठी सामग्री जुळवली मोठ्या ऐश्वर्याने युक्त असा मनोहर सात्विक आणि विशाल मंडप शिल्पीजनांकडून त्याने तयार करवला नंतर सदाचारण संपन्न असलेले 27 ऋत्वज त्याने वरले सुंदर चिती विस्तीर्ण वेधी त्या जप ब्राह्मणावर त्यांनी यधी इच्छेप्रमाणे हवन केले ह्याप्रमाणे होम सुरू झाला असता त्यावेळी अकस्मात सुस्वर आणि मधुर अक्षराने युक्त अशी आकाशवाणी झाली ती अशी हे विष्णू हे हरे तू देवांमध्ये सर्वदा अत्यंत श्रेष्ठ मान्य पूज्य आणि समर्थ होशील इंद्र ब्रह्मदेव इत्यादी सर्व तुझे पूजन करतील हे विष्णू भूतलावरील मानव तुझ्या भक्तीच्या योगाने सर्व प्रकारे समर्थ होतील सर्व देवांचे मनोरथ परिपूर्ण करणारा मुख्य परमेश्वर तूच होशील कोणताही याज्ञिक मुख्यतः तुझे पूजन करील लोक तुझे आराधन करतील तू त्यांना वर देशील दानवाने देवांना अतिशय पीडा दिली असता ते तुझा आश्रय करतील हे पुरुषोत्तमा सर्वांचे रक्षण करणारा तूच होशील सर्व पुराणे आणि विस्तृत वेद ह्यामध्ये खरोखर अत्यंत पूज्य असा तूच आहेस आणि तुझीच कीर्ती खरोखर होईल भूतलावर जेव्हा जेव्हा धर्मग्लानी होईल तेव्हा तेव्हा अंशाने अवतीर्ण होऊन तू सत्वर धर्मरक्षण करीत जा महात्म्यांना पूज्य आणि अत्यंत विख्यात असे तुझे वेगळे अवतार पृथ्वीवर प्रख्यात होतील हे माधवा हे मधुसूदना अनेक योनीमध्ये आणि सर्व लोकांमध्ये जे तुझे अवतार होतील त्या सर्व अवतारासंबंधाने तुझी ख्यातीच होईल प्रत्येक अवतारामध्ये शक्ती तुझी सहचारिणी होईल आणि माझ्या अंशाने ती तुझी सर्व कार्य साधेल वाराही नारसिंही शक्ती नाना प्रकारचे आयुधे आणि शुभरूपे धारण करून आणि सर्व अलंकारांनी विष्णू हे माधवा त्यांनी तू सर्वदा युक्त होऊन देवकार्य सिद्धीच नशील आणि हे सर्व माझ्या वरदानामुळे घडेल परंतु गर्वाच्या अंशाचे अवलंबन करून तू कधी त्यांचा अवमान करीत जाऊ नकोस तू सर्व करीत जा आणि त्यांना सर्व मनोरथ परिपूर्ण करतील हे सुरेश्वरा भूमंडलातील सर्व सप्तद्वीपांमध्ये त्यांची आणि तुझी मोठी कीर्ती होईल हे महाभाग्यशाली हरे सकाम मानव भूमंडलावर मनोरथ परिपूर्ण होण्याकरिता त्यांचे आणि तुझे सर्वदा पूजन करतील पूजासमयी अनेक प्रकारच्या कामना मनामध्ये आणून वेदोक्त मंत्र नाम मंत्रज आणि उपहार ह्यांच्या योगाने तुझे पूजन करतील त्या पूजनामुळे हे देवादिदेवा मधुसूदना पृथ्वी आणि स्वर्ग या दोन्ही लोकांमध्ये तुझे महात्म्य मानवांच्या योगाने वृद्धिंगत होईल व्यास म्हणाले ह्याप्रमाणे वर देऊन ती आकाशवाणी थांबली आणि ती श्रवण करून भगवान विष्णूंचेही मन प्रसन्न झाले नंतर समर्थ भगवान श्री हरीने तो यज्ञ यथाविधी समाप्त करून त्या देवांना आणि ब्रह्मपुत्र मुनींना जाण्याची अनुज्ञा दिली आपल्या अनुयायांसह तो गरुडध्वज वैकुंठ लोकाला गेला नंतर सर्व देवही आपापल्या स्थाना गेले मुनी ही चकीत करीद करीद परत गेले आणि मुनीही विस्मयचकित आणि आनंदीत होऊन परस्पर संभाषण करीत करीत सुखाने आपल्या पवित्र आश्रमात परत गेले श्रवणेंद्रियाला आनंद देणारी अशी अतिशय स्पष्ट आकाशवाणी श्रवण करता क्षणीच सर्वांचे ठिकाणी प्रकृतीविषयी भक्तिभाव उत्पन्न झाला आणि द्विजगण मुनिगण आणि मुनींद्र या सर्वांनी भक्तियुक्त होऊन तिचे वेदविहित आणि सर्व फलप्रद असे पूजन मनापासून केले हा देवी यज्ञ सर्व ठिकाणी लोकप्रिय झाला अध्याय तेरावा समाप्त